वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्ग एकोणती आकाश स्वच्छ झाले आहे विजा मेघ गेले आहेत सारसांच्या थव्याने आणि त्यांच्या नादानी ते भरून गेले सुरेख तांदण्याची दन त्याला झिलई दिली हे पाहून वस्तुस्थिती आणि कालधर्माचे वैशिष्ट्य बरोबर जाणणारा वायूसूत वानर राजाकडे गेला सुग्रीवाचा हेतू पूर्ण झाला होता पण धर्म आणि अर्थ यांचा संग्रह करण्यात आले करण्याकडील त्याचे लक्ष कमी झाले होते असज्जनाच्या मार्गाकडे फार। ले तो फारच झुकलेला होता एकाच गोष्टीकडे त्याचे मन लागले होते त्याचा हेतू सिद्ध झाल्यामुळे आपल्या कर्तव्याशी तो पाठमोर झाला होता सदौ तरुण सुंदर स्त्रियामध्ये तो रममान होऊन राहिला होता आपले सगळे मनोरथ प्राप्त झाल्यानंतर मनात धरलेल्या स्वपत्नीशी आणि अभिलाष धरलेल्या तारेशी सुद्धा कृतार्थ होऊन निशंकपणे तो अहोरात्र विहार करीत राहिला होता मंत्र्यांवर कार्यभार सोपून आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो गंधर्व अपसरासमोर इंद्राने क्रीडा करावी तसा क्रीडा करीत राहिला होता राज्याविषयीचा धोका मनातून काढून टाकून मनात येईल तसे वागावे अशा अवस्थेत होता अशा त्या वानर राजाकडे जाऊन बोलण्याचे चातुर्य असलेला हनुमान अर्थपूर्ण मनाला आवडेल अशा नाना प्रकारच्या शब्दाने त्याला प्रसन्न करीत हितकारी यथातथ्य पथ्यकर साम, साम धर्म अर्थ नीती याने आणि स्नेह व प्रीती याने युक्त व आत्मविश्वास पूर्ण स्वरूपाचे असलेले वचन बोलला राज्य मिळाले यश मिळाले कुलपरंपरेंचे वैभव वाढले आता राहिले मित्रांना सांभाळणे ते आता तू करावीस जो परिस्थितीत जाणणारा मित्रांच्या बाबतीत भलेपणाने वागतो त्याचे राज्य कीर्ती आणि प्रताप हे वाढतात राजा ज्याला कोश दंडाधिकार मित्र आणि स्वतःचे व्यक्तित्व ही सर्व समान वाटतात तोच मोठ्या राजाचा उपभोग घेऊ शकतो तेव्हा तू सद्वृत्त आहेस तुझे स्थिती निर्धास्त झाली आहे आता जी मित्राचा हेतू साध्य करून देण्याची प्रतिज्ञा तू घेतली आहेस ती तू पार पाडावीस सारी कामे बाजूला सारून मित्राच्या कामी जो लागत नाही मोहग्रस्त होऊन ज्याच्या मनाचा कल बदलतो त्याचा मार्ग अनर्थाने खुंडतो जो मित्र कार्य करण्याला फार काळ कर लावतो त्याने किती जरी मोठी मोठी उद्दिष्ट साध्य केली तरी मित्राचे कार्य केल्यासारखे होत नाही तेव्हा हे शत्रुमर्दना आपल्या मित्राच्या कार्याचा काळ टळून गेला आहे राघवाच्या वैदहीचा शोध घेण्यामागे लाख तो काळ जाणणार आहे पण काळ टळून गेला असे तुला सांगायला तो येणार नाही त्याला जरी घाई असली तरी राजा तो शहाणा आहे तुझ्या अधीन होऊनच चा तो चालणार तुझे कुल वर आले याचे कारण राघव तुझ्या दीर्घकाळचा मित्र झाला आहे हे त्याच्या प्रभावाला तोड नाही तो स्वतः गुणाने आजोड आहे त्याने पूर्वी तुझे कार्य केले आता तू त्याचे कार्य करत जोवर त्यांच्याकडून सूचना नाही तोवर काळ फुकड घालवला असे होऊ नये कार्य करण्याची सूचना आल्यानंतरच काळ आपण ओलांडला असे होई वानरराज कोणी आपले कार्य केले नसले तरी त्याचे कार्य करणार तू आहेस मग ज्याने तुझ्यावर उपकार केला त्याच्याकरता राज्य गेले वध झाला तरी काय झाले वानर वृक्ष तू शक्तिमान आहेस अतिशय पराक्रमी आहेस मनातली गोष्ट करण्याची आज्ञा देण्याला तू का सज्ज होत नाहीस आपल्या बाणाने सुर असुर मोठमोठे सर्प यांना वश करण्याला तो दाशर्थी समर्थ असला तरी तो तुझ्या प्रतिज्ञापूर्तीची वाट पाहत आहे करायला सुद्धा मागे न पाहता त्याने तुझे महान प्रिय कार्य केले त्याच्या वैदेहीचा आपण पृथ्वीवर आणि आकाशात सुद्धा शोध घेऊया देव दानव गंधर्व गण, असुर यक्ष कोणे-कोणे त्याला भय दाखवू शकत नाही मग राशीसांची काय कथा तेव्हा अशा शक्तिशाली आणि तुझ्यावर ज्याने उपकार केला आहे अशा रामाचे सर्वस्वी मनापासून प्रिय तू करावेस कपिराजा तुझी आज्ञा तर आमच्यापैकी कोणाची खाली पातळात पृथ्वीवर पाण्यात वर आकाशात गती होणार नाही म्हणून कोणी कोठून कसे कामाला लागावे त्याची आज्ञा कर तुझ्याकडे कोट्यवधी संख्येने अजिंक्य वाहन आहे त्याचे ते योग्य काम बोलणे ऐकून सात्विक कृतीच्या सुग्रीवाने मनात उत्तम विचार केला अतिशय बुद्धिमान आणि नित्य उद्योगात घडून गेलेल्या नीलाला त्याने आज्ञा दिली की सर्वत्र असलेले सर्व सैन्य एकत्र जाऊ माझी सगळी सेना आणि सगळीकडचे सेना नायक आपापल्या सेना पुढे घालून बिंधोकपणे एकत्र येतील अशी व्यवस्था कर जे सीमेचे रक्षण करणारे वानर वेगवान आणि उद्यमी ते, ते माझ्या आज्ञेने त्वरा करून निकड़े येऊ देत ते आल्यानंतर जे काही करायचे त्याच्याकडे तू लक्ष द्यावीस आठ दिवसानंतर जो कोणी वानर येथे येईल त्याला देहांत शासन करावे मागे पाहू नये तू माझ्या आज्ञेने अधिकार घेऊन निश्चितपणे अंगदासह वृद्ध वानरांकडे जावीस वनर श्रेष्ठांजा ने अभी व्यवस्था देऊन मग अपने घर प्रवेश किश्किन ध्यान सा। एक सावा सर्ग समाप्त